पुस्तक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या चरित्र लेखक पंढरीनाथ सीताराम पाटील वाचक विद्या पाटील प्रकरण सहावे एक अघोर प्रसंग कोणाची मदत नसल्यामुळे व घरची अतिशय गरिबी असल्यामुळे ज्योतिरावांनी गातलेली या स्पर्शांची शाळा फार दिवस टिकणार नाही असे पुण्यातील ब्राह्मणांना आतापर्यंत तरी वाटत होते व त्यामुळे त्यांनी या शाळेकडे फार नसले तरी थोडे दुर्लक्ष केले होते परंतु या शाळेवरील मास्तर एका घरी बसविल्यावरही जेव्हा ज्योतिरावांनी न डगमगता पूर्वीप्रमाणित चिकाटींनी ही शाळा सरविण्याचा निश्चय केला व सावित्रीबाईस या शाळेवर दुसऱ्या शिक्षकाच्या जा जागी नेमून आपल्या मार्गातील अडचण दूर केली आणि उलट ब्राह्मणांच्या धर्मद्रोहावरच नाटक रचून ते दक्षिणा प्राईज कमिटीचे अर्पण केले त्यावेळी मात्र ब्राह्मणांचे साप डोळे उघडले भटशाही झाली हवालदी मुलींची शाळा मराठा माळ्यांची शाळा अस्पृश्यांची शाळा व ब्राह्मणी धर्मावर असलेले नाटक या साऱ्या गोष्टी भिक्षुकशाहीच्या थेट काजला जमल्या ही आपल्या मृत्यूची सारी लक्षणे पाहून भिक्षुकशाहीच्या अंगाचा थेमान झाला ज्योतिरावाने माळ्या साळ्यांच्या मुलांबरोबर जर महारामांगांची काठीदेखील शिकविली तर मग आम्ही देवबाप्पा म्हणणार कोण आमचे पोट चालावे कसे आमची सेवा करील कोण आम्ही कल्पित गरुडी ग्रंथांची शोभा राहील कशी असे एक ना दोनच नव्हे तर शेकडो प्रश्न भटशाही पुढे येऊन पडले अस्पृश्यांची शाळा सुरळीत चाललेली पाहून धर्म बटभिक्षुकानं तर हो आता पृथ्वीप्रलयाचा काळ जवळ आला असे वाटू लागले आपल्या हातचे काम सोडून देण्याबद्दल ब्राह्मणांनी ज्योतिरावांची प्रथम समज घालण्याचा प्रयत्न केला व नंतर हस्ते परतधमक्याही दिल्या परंतु त्याचा काही उपयोग होईना हे पाहून त्यांच्या हर प्रयत्नात आणून पाडल्याशिवाय किंबहुना ज्योतिरावांचा कायमचा सोक्ष्मोक्ष लावल्याशिवाय आपल्या पुरातन ब्राह्मणांचे आता रक्षण होणार नाही अशी कित्यक ब्राह्मणांची खातीची समज झाली व ते खटपडेशल आपल्याकडून कोणत्याही प्रकारे ज्योतिरावास उपसर्ग पोहोचू शकत नाही असा ब्राह्मणांना यापूर्वीच अनुभव येऊन चुकला होता म्हणून बोळ्या ब्राह्मणेतरांना चितवून त्यांच्या हातूनच ज्योतिरावांचा खून पाडावायचा हे आपल्याजवळ असलेले शेवटचे अस्त्र काही कोत्या विचारांच्या ब्राह्मणांनी यावेळी अखेर या महात्म्यावर फेकले महात्मा फुले यांच्या हत्येचा प्रयत्न निष्फळ आतापर्यंत आपण राष्ट्रापुढे मांडलेल्या सुधारणा लोकात कधी व कशा रूढ करता येतील आणि ब्राह्मणेतरांची दुःस्थिती कोणत्या मार्गाने नाहीशी करता येईल याचा विचार रात्री निसलेवेळी ज्योतिरावांच्या डोळ्यापुढे नेहमी उभा राहत असे व त्याचा ते कधीकधी रात्रीचे बारा बारा वाजेपर्यंत विचार करीत असत सावित्रीबाई अस्पृश्यांच्या शाळेत शिकविण्यात जाऊ लागल्यानंतरची गोष्ट ज्योतिराव नेहमीप्रमाणे एकेरात्री अंगावर पांघरून घेऊन निझल्या निझल्या विचार करीत असता सुमारे बारा वाजता दोन मारेकरी मोठ्या युक्तीने त्यांच्या घरात शिरले इतक्यात एका मारेकऱ्याच्या हातातील नंगी तरवार दिव्याच्या उजड्यात तोंडावर घेतलेल्या उपन्यातून ज्योतिरावांच्या डोळ्यापुढे एकदम चमकली त्यामुळे त्यांनी आपल्या तोंडवरील पांघरुंग काढून पाहिले तेव्हा हातात शस्त्र असले दोन इसम दिवा घालवून आपनास ठार मारण्याच्या विचारात आहेत असे त्यांच्या लक्षात आले हे पाहून ते ताडकण अंथणावरून उठून बसले ज्योतिरावांचे ते सात्विक स्वरूप पाहून ते मारेकरी जागच्या जागीच फिरले कारण ईश्वरास यावेळी ज्योतिरावांचे रक्षण करावायचे होते ज्योतिरावांसारख्या निरपराधी व परोपकारी सदुपुरुषावर शस्त्राने वार करण्याची त्यांना हिंमत होईना आपण हे काय करीत आहोत ज्योतिरावांनी आपला असा कोणता अपराध केला आहे कि आपण त्यांना आज ठार माराव्यास तयार झालो ज्योतिराव आपण ब्राह्मणतरांच्या सुधारणेकरता झटत असता केवळ पोटाकडे पाहून आपण त्यांचा खून केल्यास देऊ आपल्या स्मरणानंतर कोणती शिक्षा दिली वगैरे विचार त्यांच्या डोक्यात घोळत आहेत इतक्या ज्योतिरावांनी मारेकरांना आपल्या घरात इतक्या रात्री येण्याचे कारण विचारले असता एक मारेकरी हात जोडून नम्रपणे म्हणाला की आम्ही आपणास ठार करण्याकरता येथे आलो असून त्याबद्दल ब्राह्मण मंडळींकडून प्रत्येकी एक रुपये बक्षीस मिळणार आहे हे ऐकून महात्मा पुढे म्हणाले मी एकटा मेल्याने जर तुमच्या दोन कुटुंबातील पाच दहा माणसांचे कल्याण होणार आहे तर तुम्ही मला खुशाल ठार करा मी आनंदाने मरावायच तयार आहे असे म्हणून त्या पुण्य पुरुषांनी आपली मान मारेकऱ्यांपुढे केली हे पाहून मारेकरी फारच खजित झाले व खाली टाकून आणि ज्योतिरावांच्या पायावर मस्तक ठेवून त्यांनी आपल्या कृतकर्माची माफी मागितली व पुढे ते ज्योतिरावांचे एकनिष्ठ सेवक पण ते आपना आपणासीकृत्य करण्याबद्दल गळ घातली त्यांचाच उलट समाचार घेण्याची त्या मारेकऱ्यांनी ज्योतिरावांजवळ परवानगी मागितली परंतु त्यांनी ती दिली नाही कारण ज्योतिराव हे इतक्या हलक्या मनाचे हो नव्हते ते दुश्मनावर देखील दया करणारे होते ते साधूपुरुष होते थोडक्यात सांगायचे म्हणजे ते महात्मा होते मारेकऱ्यांचे बदललेले विचार पाहून तसे न करण्याबद्दल महात्मा ज्योतिरावांनी त्यांना पुष्कसा समुपदेश केला व त्याचा त्यांच्या मनावर इष्ट असा परिणामही झाला ज्योतिरावांनी वयस्कर मनुष्यांना करता, एक रात्रीची शाळा काढली होती ती मदेश पुढे यावरील गृहस्थांनी शिक्षण घेतले जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देवतेथेची जाणवा वरील उक्ती ज्योतिराव पूर्ण उतरले होते प्राणांतीही दिन दुबळ्या व अविद्येने रंजल्या गांजल्या अस्पृश्य समाजाची सेवा करण्याचे व्रत सोडून द्यावायचे नाही असा ज्योतिरावांनी निश्चय केला होता त्यामुळे वरील प्रकाराने ते थोडेही डगमंगले नाहीत त्यांनी आपले पूर्व कार्य सुरुच ठेवले हो आणि म्हणूनच ईश्वरानेही ज्योतिरावांचे रक्षण केले हाल अपेष्टावर संकटेत असून ज्योतिराव आपल्या लोकांची अहरात्र सेवा करीत आहेत या गोष्टीची जाणीव अस्पृश्य वर्गातील काही फारच थोड्या लोकांना उशिरा का होईना पण यावेळीची झाली व त्यामुळे ते लोक ज्योतिरावा शक्य ती करू लागले इतकेच नव्हे ज्योतिरावांवर कोणतेही संकट आले तरी त्यावेळी प्राणाची परवान न करता ज्योतिरावांचे रक्षण करण्याचे काम त्यांनी आपल्या शिरावर घेऊन ज्योतिरावांच्या जीवितबद्दल ते इमाणे इतबारे काळजी घेऊ लागले अशाप्रकारे ज्योतिरावांच्या कार्याला मिळालेले पहिले हेच लोक होत असो अशा प्रकारे एका मोठ्या प्राणांतिक संगणातून आपली सुटका झाली याबद्दल ज्योतिरावांनी ईश्वराची मोठ्या प्रेमाने व भक्तिभावाने स्तुती केली आणि शिक्षणासारख्या पवित्र कार्यात ईश्वर आपणास मदत करीत आहे म्हणूनच आपले रक्षण झाले अशी ज्योतिरावांची दृढ भावना झाली व त्यामुळे आपल्या हातचे कार्य सोडता त्यांनी अस्पृश्यांच्या आणखी काही शाळा स्थापनेचा निश्चय केला प्रतिकूल व बिकट परिस्थितीतही शाळा सुरुच परंतु इतक्यात म्हणजे इसवी साली हिंदुस्थानात एक मोठे बंड माजले या बंडाचा साऱ्या देशभर वनवा पेटला तेव्हा देशातील वातावरणावर त्याचा मोठा परिणाम झाला थोडे दिवस तरी पुण्याचे वातावरण फारच दूषित झाले होते अशा वावटळी ज्योतिरावांना आपली एकच शाळा सुरळीत चालेल की नाही याची शश्वती वाटेना हे बंड मोडण्यासाठी इतर लोकांबरोबरच ज्योतिरावांनीही मोठे प्रयत्न केले विशेषतः सरकारने मोठ्या नेटाने प्रयत्न केल्यामुळे लवकरच बंड मोडून देशात चहोकडे शांतता पसरली या बंडामुळे इंग्रजी सत्तेबरोबरच पेशवाई वर्चस्वावरही आपोआपच थोडा आघात झाला व त्यामुळे महार मांगांच्या मनावरील भिक्षुकी दडपणाचा दाब किंचित उडाला आणि म्हणून ज्योतिरावांच्या शाळेत महार मुलांची पहिल्यापेक्षा थोडी अधिक गर्दी होऊ लागली हा काळ असा होता की यावेळी शिक्षण प्रसाराच्या कामी आणि त्यातूनही अस्पृश्यांना विद्या शिकविण्याच्या कामी ज्योतिरावांच्या काही थोड्या लहानपंच लंगोट मित्रांखेरीज इतर हिंदू जनता त्यांना मदत करण्यास तर राहोच परंतु नुसती सहानुभूती दाखविण्यास देखील तयार नव्हती इतकेच नव्हे या कृत्याबद्दल ज्योतिरावांची त्यावेळी सोहूकडून उलट उपास मात्र झाला आजच्या अनुकूल परिस्थितीतही खेड्यापाड्यातील शाळातून अस्पृश्य जातीच्या मुलांना कसे दूर बसवण्यात येते त्यांना शिक्षण देण्याच्या बाबतीत कशी हेळसाण करण्यात येते अस्पृश्यांची मुले शिकून शहाणी होऊ नयेत याविषयी गावकऱ्यांकडून कशी खबरदारी घेण्यात येते व अस्पृश्यांच्या थोडासा देखील कैवार घेणाऱ्यांची काय शोभा होते याची ज्यांना बरोबर जाणीव असेल त्यांनाच त्यावेळी ज्योतिरावांना किती विरोध झाला असेल याची थोडी कल्पना झाली तर होईल आज लोकात शिक्षणाविषयी गुळी उत्पन्न झालेली असून परिस्थिती ही बरीच अनुकूल आहे पण अशा परिस्थितीत मोठ्या कष्टाने स्थापन झालेल्या बहुतेक संस्था केवळ मदतीच्या अभावी जर्मतास नामशेष होतात आणि त्यातून एखादी संस्था कशी बशी चाललीच त चालकास कितीतरी त्रास व कष्ट सहन करावे लागतात ही स्थिती लक्षात ठेवून जर त्यावेळेच्या प्रतिकूल व बिकट परिस्थितीत आणि तेही अस्पृश्यांच्या शाळांसारख्या संस्था दहा बारा वर्षापर्यंत अखंड चालू ठेवण्यात ज्योतिरावांना किती कष्ट त्रास व सायास पडले असतील आणि त्यांना किती यातायात सहन कराव्या लागल्या असतील याचा विचार केला तर ज्योतिरावांच्या अफाट दीर्घोद्योगाची नुसती कल्पनाही करता येत नाही आणि ही शाळा चालविताना त्यांना नुसती आर्थिक अडचण सुजावी लागली असे नसून लोकांकडून होणारा आपला उपहास व अपमानही सहन करावा लागला जेथे अस्पृश्यांच्या सावलीचाही विटा लोकांस खपत नसे तेथे ज्योतिरावास मदत करणार कोण मदत तर राहू द्या परंतु त्यांच्याशी कोणी प्रेमाचे दोन शब्द देखील फारसे बोले ना मग त्यांच्या कार्याचा गौरव तरी कोण करणार नाही म्हणावयास विद्येचे महत्व जाणणाऱ्या इंग्रज अधिकाऱ्यांना मात्र ज्योतिरावांच्या कार्याचे व चिकाटीचे मोठे कौतुक वाटे ज्योतिरावांच्या विनंतीवरून बरेच बडे इंग्रज अधिकारी व त्यावेळच्या सरकारी विद्या खात्याचे प्रेसिडेंट सर अस्किन पेरी हे या शाळा तपासण्यात जात व ज्योतिरावांचा दीर्घोद्योग पाहून ते त्यांचे कौतुक करीत आणि शाळांस उत्तम अभिप्राय व लहान मोठ्या देणगे अगर देत अस्पृश्यांची शाळा चालविण्याच्या कामे विशेषतः कर्नल मेडोस टेलर जगन्नाथ सदाशिवजी सदाशिवराव गोवंडे मोरो विठ्ठल वाळवेकर सर अर्शकिम पेरी रेव्हेन्यू कमिशनर मिस्टर रियूज वगैरे सद्गृहस्थांनी ज्योतिरावांना द्रव्याद्वारा फारच मदत केली आणि दक्षिणा प्राईज कमिटीकडूनही या शाळेस महिन्यास पन्नास रुपये मदती दाखल मिळू लागले तेव्हा शहरात आणखी दोन ठिकाणी अस्पृश्यांच्या नव्या शाळा घालून त्या ज्योतिरावांनी दहा बारा वर्षांपर्यंत उत्तम रीतीने चालविल्या शाळा फारच वाढल्यामुळे व वा खर्च भागत नसल्यामुळे पुढे त्यांनी त्या पुणे म्युन्सिपालिटीच्या हवाली दुसरे कार्य करावेस कराव्यास मोकळे झाले ज्योतिरावानी अस्पृश्यांची स्थापन केलेली पहिली शाळा पुणे येथे भोकरवाडीत अद्यापही सुरळीत चालू आहे